पुस्तक महरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण चोवीसावे मुद्रक व प्रकाशक गांधीजींनी इंडियन ओपिनियन यंग इंडिया नवजीवन आणि हरिजन या चार नियतकालिकांचं संपादन केलं त्यांनी ते स्वतःच्या छापखान्यात चा छापली आणि प्रसिद्ध केली चा त्यांना हे ठाऊक होतं की जर इतर कुणाच्या मालकीच्या छापखान्यात पत्र छापली तर त्यांना आपली सर्व मतं मोकळेपणाला लिहिता येणार नाही इंडियन ओपिनियन या साप्ताहिकाची जेव्हा त्यांनी जबाबदारी घेतली तेव्हा ते तोट्यात चालत असे त्यांना छापखाना शहरातून हलवून लांबच्या फिनिक्स आश्रमात हलवायचा होता त्यांच्या मित्रानं वाटलं असं केलं तर नक्की छापखाना बंद पडेल त्यांनी त्यांची सर्व छापाईची यंत्रसामग्री अवजारं आणि खुर्च्या कपाटं एका शेडमध्ये व्यवस्थितपणे लावली एक जुनं इंजिन वापरून छापखाना चालवला जाईल त्याचं ऑफिस वेगळ्या खोलीत होतं पगार देऊन तिथं कोणीही शिपाई किंवा नोकर नेमलेला नव्हता इंडियन ओपिनियनचे अंक शनिवारी रवाना होत शुक्रवार दुपारपर्यंत लेख जुळवले जात आश्रमातले तरुण वृद्ध सहकारी खेळ जुळवायला छपाईला कागद कापायला गड्या घालायला पत्ते चिकटवायला गट्टे करायला मदत करत रेल्वे स्थानकावर ते वेळेत पोचवावे लागत नेहमी मध्यरात्रीपर्यंत काम करत जेव्हा कामाचं खूप ओझं तेव्हा गांधीजी इतरांबरोबर शुक्रवारी रात्रभर जागे राहत कस्तुरबा आणि इतर भगिनी त्यांना मदत करत इंग्लंडमधून एकदा त्यांनी लिहीलं होतं मला वाटतं सर्व स्त्रियांनी शनिवारी फिनिक्स प्रेसला जावं इंडियन ओपिनियन रविवारी बाजारात येत इंडियन ओपिनियन प्रथम ज्या दिवशी फिनिक्स आश्रमात छापला जात होतं त्या रात्रीच इंजिन बंद पडलं गांधीजी आणि आश्रमातले सर्व तगडे सहकारी यांनी हातानं चाक फिरवत फिरवत इंजिन चालू ठेवलं आणि वेळेवर अंक बाहेर काढला या रचनेमुळे गांधीजींना छाप कामातले सर्व बारकावे लक्षात आले ते लेख लिहित टाईप सेट करत छपायला मदत करत आणि प्रूफ पाहत अनेक तरुण मंडळी शिकऊ कामगार बनली एकदा इंडियन ओपिनियनच्या एका अंकाचं सर्व संपादन आणि छपाई तरुण मुलांनी केली सुरुवातीला इंडियन ओपिनियन चार भाषात छापलं इंग्रजी, हिंदी गुजराती आणि तामिळ पुरसे संपादक आणि खिळ जुळवणारे न मिळाल्यामुळे नंतर अंक फक्त इंग्रजी आणि गुजरातीत छापला जाई तेव्हा गांधीजी भारतात आले अड्यारला गेल तेव्हा तिथली छपाईची प्रक्रिया त्यांनी किती तयार नजरेनं पाहिली होती हे अॅनी बजण यांच्या लक्षात आलं साप्ताहिकांच्या छपाईखेरीज अनेक पुस्तक हिंदी इंग्रजी आणि इतर ही फिनिक्स आणि नवजीवन मुद्रणालयात छापली जात गांधीजींनी सरकारला कधीही अनामत रक्कम दिली नाही त्यांच्या लेखनातून त्यांना पैसे मिळत ते खादी उद्योगाला जात त्यांनी नवजीवन मुद्रणालयासाठी एक लाख रुपयात विश्वस्तरिधी ठेवला होता वाईट छपाईला गांधीजी हिंसेचं कृत्य त्यांचा भर स्वच्छ मोकळा टाईप टिकाऊ कागद आणि व्यवस्थित साधी आवरणं यावर असे भारतात आकर्षक आवरणांची महाग पुस्तकं सामान्य घरी वाचकांना परवडत नसत त्यांच्या हयातीत नवजीवन मुद्राणालयानं अनेक पुस्तक कवी किमतीत छापली त्यांची गुजरातीतली आत्मकथा फक्त बारा आणण्यांना मिळे देवनागरीतही या पुस्तकाची स्वस्त आवृत्ती छापली होती भारतभर एकच लिपी वापरली जावी असं गांधीजी आग्रहाने सांगत त्याची गरज आणि फायदेही ते समजावत तसं झालं तर वाचकांना आणि छापकळ्यांचा बराच वेळ आणि कष्ट वाचतील असं त्यांचं मत होतं देवनागरी त्यांना पसंत होती कारण जवजव सर्व भारतीय भाषा संस्कृतपासून निर्माण झाल्या आह इंडियन ओपिनियनच्या गुजराती आवृत्तीत तुलसी रामायणाचं पाणभर वर्णन हिंदी लिपीत छापलं होतं हरिजनांसाठी गांधीजींनी स्वतःचा टाईप शोधला एकदा त्यांचा एक, एक शहकारी छापखाना विकत घेणार होता त्याला गांधीजींचा सल्ला असा होता तिथली यंत्रसामग्री नीट काळजीपूर्वक पाहून घ्या सगळी यंत्र डबल रॉयल आहेत ना हे पहा टाईप झिजले तर नाहीत ना हे देखील बघून घ्या त्यांना लखण्याचे अधिकार ही गोष्ट पसंत नव्हती त्यांचं सर्व लेखन हे ते सार्वजनिक मालमत्ता समजत मात्र जेव्हा त्यांना त्यांचं लखन हेतुपूर्वक दूषित करण्याची शक्यता दिसली तेव्हा त्यांनी लेखनाच्या अधिकाराचे नियम पाळायला मान्यता दिली मुलांचं पुस्तक ठळक अक्षरात छापली जावीत त्यासाठी उत्तम कागद वापरावा आणि प्रत्येक प्रकरणासाठी छान चित्र छापावं असं त्यांचे विचार होते त्यांना छोट्या पुस्तिका जास्त आवडत त्या मुलांना थकवून टाकत नाहीत आणि हाताळालाही सोप्या पडतात राष्ट्रीय शिक्षणाचा अधिकार हाती असलेल्या एका आश्रम बंधूनं एक पाठ्यपुस्तक छापलं त्यात प्रत्येक पानावर चित्र होती आणि रंगीत आर्टपेपरवर ते छापलं होतं त्यानं मोठ्या अभिमानानं गांधीजींना विचारलं बापूजी ते पाठ्यपुस्तक तुम्ही पाहिलं का ती संपूर्ण कल्पना माझी आहे गांधीजींनी त्याला म्हटलं होय ते सुंदर आहे पण ते तुम्ही कोणासाठी छापलं आहे किती वाचकांना पाच आणि किमतीचं पुस्तक विकत घेणं परवडणार आहे भारत हा लक्षावधी उपाशी लोकांचा देश आह आणि त्यातल्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही अधिकारी आहात जर इतर पुस्तकांच्या किमती एक आना असतील तर तुमच्या पुस्तकाची दोन पैसे असायला हवी गांधीजींनी एकदा दोन आणखे किंमत असलेलं एक साप्ताहिक ताब्यात घेतलं आणि त्याची किंमत एक आणा केली प्रकाशनात फक्त काटकसर का हे त्यांचं ध्येय नव्हतं एकदा नवजीवनं गोकल्यांच्या भाषणाचं आणि लेखांचं गुजराती भाषांतर छापायचं ठरवलं एक शिक्षण ते भाषांतर केलं जेव्हा पुस्तक छापून तयार झालं तेव्हा गांधीजींना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली गेली त्यांना ते भाषांतर चांगलं वाटलं नाही ते समजून केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी ते नष्ट ते करायला सांगितलं त्यांना सांगितलं गेलं की त्यावर 700 रुपये खर्च झालेले आहेत तेव्हा ते म्हणाले यावर बायंडिंग आणि आवरणांचा आणखी खर्च करून ते लोकांच्या समोर आणण्याजोगं आहे का वाईट साहित्य लोकांच्या हाती देऊन त्यांची अभिरुची बिघडायची असं मला वाटत नाही ते सगळे कागद जाळून टाकण्यात आले रद्दी म्हणून ते विकण्याची परवानगीही मिळाली नाही गांधीजी कायम मुद्राण स्वातंत्र्याचा आग्रह धरत त्यांची मतं मोकळेपणानं छापण्यावर जेव्हा सरकारनं बंदी घातली तेव्हा त्यांनी साप्ताहिक छापणं बंद केलं त्यांच्या लेखन स्वातंत्र्याच्या प्रेमापोटी त्यांची मुद्रणालये जप्त केली गेली कागदपत्रांची नासधूस केली त्यांना आणि त्यांच्या सहकारणात तुरुंगात टाकलं गेलं तरीही ते कधीही निराश झाले नाहीत आणि म्हणाले आपण यंत्र आणि टाईपची मूर्ती फोडून टाकू लेखणी हाच आपला छापकाना सूत काढणाऱ्यांचे हात हीच आपली छापाई यंत्र प्रत्येकानं माझा चालता बोलता कागदवा आणि तोंडानं बातम्यांचा प्रसार करा यावर कोणतंही सरकार बंदी घालू शकणार नाही।